ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव शुभ म्हणाला नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केले आता ती गायी चारायला पात्र ठरली ते मित्रासह गायी चारीत वृंदावनात जात आणि ती आपल्या चरणाने अत्यंत पवित्र करीत हे वन गुरांच्या चाऱ्याने भरलेले व फुलांनी लहडलेले होते पुढे गायी त्यांच्या पाठेमागे बासरी वाजित शामसुंदर, त्यांच्या मागे बलराम आणि त्या पाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले तेथे ते कुठे भ्रमर मधुर गुंजार करीत होते कुठे हरिणांचे कळक होते तर कुठे पक्षी किलिबिलाट करीत होते तसेच कुठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती त्यातील कमळाच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तिथे वाहत होता ती रमणीयता पाहून भगवंतानी तिथे विहार करण्याचे ठरवले फुलाफळांच्या भारानी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श पाहुन करीत आहेत असे पाहून आनंदाने स्मित हास्य करीत श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले हे देवश्रेष्ठा देव पूजा करतात त्या चरण हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंद्यांनी नमस्कार करीत आहेत असेही असेल की ज्या पापामुळे त्यांना वृक्ष जन्म घ्यावा लागला ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत हे पुण्यशील आदिपुरुषा तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहत असलास तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगन तूच आपली इष्ट देवता आहे हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवन पावन गायन करीत तुझे भजन करीत आहेत ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत हे स्तुत्य बंधव तू आपल्या घरी आल्याचे पाहून हे मोर आनंदाने नाचत आहेत गोपिकाप्रमाणे या हरणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत या कोकेळा मधूर अशा कुहू कुहू अशा रवाने आपले स्वागत करीत आहेत घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो अतिथी धर्म पाळणारे हे वनवाशी धन्य होत येथील भूमी आज गवत झुडपांसह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आहे येथील वृक्षवेली तुझ्या हातांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानित आहेत तुझ्या दयार्द्र वृक्षमुळे नद्या पर्वत पशुपक्षी कृतार्थ होत आहेत आणि व्रजातील स्मरणाने म्हणाला अशा प्रकारचे वृंदावन पाहून श्रीकृष्ण आनंदित झाले आपल्या सवंगड्यासह गोवर्धन पर्वतावर व यमुना तीरावर गायीला तारीत ते रममान झाले गोपाळज्यांचे चरित्र गात आहेत असे वनमाला धारण केलेले कृष्ण बलरामासह धुंद भ्रमराना गुनगुण्य अपला स्वर मिसुन मधुर संगीत का कभी कभी श्रीकृष्ण राजवंशा पूजना के अन्करण करीत तो कभी नचना मोरपेक्षा अधिक सुंदर नाचन मित्रां हसवीत कधी मेघाप्रमा गंभीर वारी दूर गे गुरवाने प्रेमा ने बोलात मधुर हाक गाई गोपालां चित्त मोहन टाक कधी चकोर क्रंश चकवा भारद्वाज आोर या पक्ष आवाज काढ़ी तर कधी वाघसिंहाच्या गर्जने घाबरल्यासारखे दाखवित कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळच्या मांडीची उशी करून पहुडत तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे पाय वगैरे चेपून त्यांचा थकवा दूर करीत जव गोपाळ नाचू गाऊ लागत फुशारक्या मारत किंवा एकमेकाशी कुस्ती खेळत तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहत आणि हसून शब्बास शब्बास असे म्हणत कधी कधी स्वतः श्रीकृष्ण सुद्धा कुस्ती खेळचा खेळता थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालीवीच्या शय्यवर एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोकीत ठेवून पोहोडत त्यावेळी काही पुण्यवंत श्रीकृष्णाचे पाय चेपू लागत आणि दुसरे काही पुण्यशील बालक त्यांना पंख्याने वारा घालू लागत हे राजा जेव्हा हृदय प्रेमाने उच्चंबळून तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णाच्या लिलांना अनुरूप अशी मनोहर गीते गावू लागत अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या योग आपले खरे स्वरूप झाकून ठेवले होते ते अशा काही लीला करीत की ज्या हुबेहूब गोपाल बालकांच्या सारख्याच वाटत स्वतः भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरण कमलाच्या सेवेमध्ये संलग्न असे तेच भगवान या खेड्यातील बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेड़ खेळत असत परंतु कित्येक वेळा त्यांची ईश्वरी लीला सुद्धा प्रकट होत असे रामकृष्णाचा श्री दामा नावाचा एक मित्र सुबल स्तोक कृष्ण इत्यादी गोपाळ त्यांना प्रेमाने म्हणाले हे पराक्रमी बलरामा हे दुष्टांचा नाश करना श्रीकृष्ण इधर थोड़ा अंतरा वाडवृक्ष भर ले एक वन है तिथे ताड़ाची पुष्क फले खाली पड़ता पडलेली ही परंतु धेनुक नावा दुष्ट दैत्य ती घेव नहीं हे रामा हे कृष्णा तो बलाज्य दैत्य तिथे गाढ़वा रूपा यून रहोबर पुष्क से बलवान दैत्यूपात तिथे रहता शत्रु का नाश करना कृष्ण माणसांना खाणाऱ्या त्या दैत्याच्या भीतीने माणसे इतकेच काय पशु पक्षी सुद्धा त्या जंगलात जात नाहीत त्याची फळे सुगंधित आहेत परंतु आम्ही कधी ती खाल्ली नाहीत चारी दिशांना पसरलेला त्यांचा सुगंध ध्यानात येतो हे श्रीकृष्ण त्यांच्या सुगंधाने आमचे मन मोहित झाले आहे आणि ती मिळावीत अशी फार इच्छा आहे बलराम दादा आपली इच्छा असेल तर जाऊया आपल्या मित्रांचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही हसले आणि त्यांची इच्छा पुरवण्यासाठी त्यांच्याबरोबर चालवनाकडे गेली त्या जा वनात जाऊन बलरामानी हाताने ती चाडाची झाडे हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळे खाली पाडली गाढव रोपी दैत्याने जेव्हा फळे पडल्याचा आवाज ऐकला तेव्हा तो पर्वतासह पृथ्वीचा थरकाप ओढवीत तिथे धावत आला तो बलवान दुष्ट आवेशाने बलरामासमोर आला आणि त्याने मागच्या पायाने त्यांच्या छातीवर लाथा मारून खिंकाळत बाजूला सरकला राजन तो गाढव क्रोधाने पुन्हा खिंकाळत बलरामाच्या जवळ आला आणि त्याच्याकडे पाठ करून पुन्हा रागाने त्याने आपल्या मागच्या पायांनी त्यांच्यावर लाता झाडल्या बलरामाने एकाच हाताने त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला आकाशात गरगर फिरवीत एका ताडाच्या झाडावर आपटली फिरवीत असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते त्याच्या आपटण्याने ज्याचा वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वतः कडकडाट कर करीत तुटून पडलाच पण पडताना दुसऱ्या एका वृक्षाला सुद्धा त्याने पाडली दुसऱ्याने तिसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला असे करीत पुष्कळशे ताडवृक्ष मोडून पडले बलरामाने लिलियेने फेकून दिलेल्या गाडवाच्या शरीराच्या आघाताने तेथील सगळे ताडवृक्ष स्वसाट्याच्या वाऱ्याने हलावेत असे गदगदा हलले हे राजा जगदीश्वर अनंत भगवानांच्या बाबतीत यात काय कारण वस्त्रामध्ये दोरे असावेत त्याप्रमाणे हे सारे जग त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत त्यावेळी धेणुकास्वराचे बांधव रामकृष्णावर आपटले त्यावेळी तिथे जमिनीवर चौकडे पसरलेली ताडाची फळे तुटून पडलेले वृक्ष व दैत्यांची प्रेते यांनी जमीन आच्छादली केली ढगांमुळे आकाश झाकळून जावेत असे त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव वर फुलां वर्षाव करू लगले वजवन स्तुति करू लगली ज्यादा धेनुकासूर मेलापासन लोक निर्भय हो वना ताड़फे खाऊ लगे जनावरें स्वच्छंदपने सरू लगे जवन कीर्तन पुण्यकारक कमलदलाप्रमा डोले श्रीकृष्ण ज्येष्ठ बंधु बलरामास व्रजा मधे आ वे सादार बोबर स्तुति करीत निघाले होते श्रीकृष्णा कुरिया केसान गाईच्या खुरानी उडालेली धूळ पसरली होती मस्तकावर मोर पंखाचा मुकुट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुले घातलेली होती त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहऱ्यावर मनोहर स्मितहाश्य होते ते बासरी वाजवीत होते आणि त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ती गात होते बासरीचा आवाज ऐकून गोपी एकाच वेळी घरातून बाहेर आल्या तेव्हापासून त्यांचे डोळे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आतूर झाले होते गोपीनी नेत्ररूप भ्रमराणी भगवंताच्या मुखारंदाच्या मधाचे पान करून दिवसभराच्या विरहाची आग शांत केली आणि भगवंतानी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनयुक्त नेत्र कटाक्षाने केलेला सत्कार स्वीकारून व्रजामध्ये प्रवेश केला त्यावेळी प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना त्यावेळी देण्याजोग्या वस्तू हव्या तेवढ्या दिल्या नंतर तेल उठणे लावून त्यांना स्नान घातले त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिरण्या झालेला शीण नाहीसा झाला नंतर त्यांना सुंदर कपडे घालून गंध लावून सुगंधी फुलांचा माळ्या घातल्या त्यानंतर दोघेही माताने वाढलेले स्वादिष्ट अन्न जेवले त्या पाठोपाठ लढीवाळपणे त्यांना थोपटून आईने सुंदर अंथरणावर झोपवली तेव्हा ती आरामात झोपी गेली हे राजा अशा प्रकारे वृंदावनात राहत असता एके दिवशी श्रीकृष्ण बलरामाशिवाय इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनीवर गेले त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने गाय्याने गोपाळ कहाण्याने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी प्याले परीक्षता वशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिताच सर्व गायी आणि गोपाळ निश्चेष्ट होऊन यमुनेच्या काठीच पडली। त्यांना त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी आपल्या अमृत वर्षाव करणाऱ्या दृष्टीने त्यांना जिवंत केले कारण त्यांचे रक्षण करते श्रीकृष्णच होते तेव्हा शुद्धीवर आल्यानंतर ते सर्वजण पाण्याजवळच उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले राजा